वाल्मिकी रामायण उत्तरकांड स्वर्ग चौऱ्याऐंशी व रामाचे आणि महात्मा भरताचे हे बोलणे झाले तेव्हा लक्ष्मण रामाला शुभवचन बोलला रामा अश्वमेध हाही एक महायज्ञ आहे सर्व पापातून पावन, पावन करणार आहे दुर्दर्शा तुला तो पावन करणार म्हणून आवडतो का पहा महात्मा इंद्राच्या संबंधात पूर्वी एक घटना घडलेली ऐकिवत आहे कि ब्रह्महत्येने झाकळलेला इंद्र असा अश्वमेध केल्याने झरला महाबाहू पूर्वी देव आणि असुर हे एकत्र असताना रुद्र नावाचा एक महान दैत्य झाला तो लोकमान्य होता तो शंभर योजन पसरलेला आणि त्याचा तिपट उंच वाढलेला होता तो तिन्ही लोकांविषयी प्रेम बाळगून स्नेहाने सर्वांकडे पाहत असे तो धर्मज्ञ कृतज्ञ आणि बुद्धीने परिपक्व होता तो धर्माविषयी सुस्थिर राहून समृद्ध अशा पृथ्वीवर राज्य करीत होता तो राज्य करीत असताना पृथ्वी कामधेनुसार सर्व काही पुरवणारी होती फळे मुळे फुले रसयुक्त अशी होती त्या महात्म्याच्या शासनाखाली पृथ्वी न नांगरता कसताही आणि अत्यंत संपन्न अशी होती अशा प्रकारचे समृद्ध आणि अद्भुत दिसणारे राज्य तो भोगत होता त्याच्या एकदा मनात आले की आपण उत्कृष्ट तप करावे तप हे श्रेष्ठ ध्येय अन्य सुखे ही मोहमय त्याने मथुरेश्वर नावाच्या आपल्या ज्येष्ठ पुत्राला पौरांच्या वरती नेमले आणि सोधा उग्र तप आरंभून सर्व देवताना तो तप्त करू लागला रुत्र तप करू लागला तेव्हा इंद्र अतिशय आर्त होऊन विष्णूकडे गेला आणि त्याला म्हणाला महाबाहो तप करणाऱ्या या वृत्राने सर्व लोक जिंकून घेतले तो धर्मात्माच बलवान झालाय माझी शासन करण्याची शक्ती राहिली नाही देवश्रेष्ठा जर तो असेच तप अधिक करू लागला तर जोवर हे लोक अस्तित्वात आहेत तोवर ते त्याच्याच अधीन होऊन राहतील महाबलवंता या अत्यंत मोठ्या मनाच्या वृत्ताची तू उपेक्षा करीत आहेस जर देवश्रेष्ठात क्रुद्ध झाला तर तो क्षणभरही विष्णू जेव्हापासून त्याचा तुझ्याशी प्रतिसं तेव्हापासून त्याच्याकडेच लोकांचे आधीपत्य म्हणून तू स्थिर चित्त करून लोकांवर कृपा कर तुझ्यामुळेच हे सारे जग प्रशांत आणि आरोग्य संपन्न होईल हे सर्व देव विष्णू तुझ्याकडेच पाहत वधाचे मोठे कार्य करून तू त्यांना सहाय्य कर त्या महात्म्यांना तुझेच आजवर सदोदित सहाय्य झाले आहे ते सहन करणे शक्य नाही म्हणून अगतिक झालेल्याचा तू आधार हो उत्तरखंडाचा चौऱ्याऐंशी वासर्ग समाप्त